पुस्तक हसत जगावं लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण पंचवीसावे जगन मरण उत्तर प्रदेश प्रदेशमधील एका शहरात घडलेली घटना सात वर्षांची एक मुलगी व तिचा तीन वर्षांचा भाऊ रस्त्यालगत खेळत होते दोघांचा क्रिकेटचा खेळ रंगाला आला होता मुलीने मारलेला चेंडू रस्त्यावर आला तो आणण्यासाठी तो मुलगा रस्त्याकडे पळाला एवढ्यात एक मारुतीकार वेगाने त्यांच्या दिशेने येऊ लागली बहिणीने ती दृश्य पाहिले तिने हातातील बॅट खाली टाकली आणि भावाला वाचवण्यासाठी झेपावली डोळ्याचे पाते लवते न लवते तोच ती गाडी जवळ आली ती गाडी भावाच्या अंगावर जाणार एवढ्यात तिने भावाला रस्त्याच्या दुसऱ्याकडीला ढकलले भावाच्या हाताला थोडे खरचटले परंतु भावाला वाचून शनाद त्या मुलीच्या दोन्ही पायान गाडी गेली तिला दवाखान्यात एडमिट केले दोन दिवसांनी पत्रकाराने तिला प्रश्न विचारला तुला भीती वाटली नाही तेव्हा ती म्हणाली माझा मरणापेक्षा माझ्या कुटुंबाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा मला विझू द्यायचा नव्हता मी कशीही जगेन पण माझ्या भावाचे जगणे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते जीवनाबद्दलची केवढी उदात्त कल्पना त्या चिमुडेने मांडली आहे जिच्या जीवन जगण्याची सुरुवात आता कुठेतरी झाली होती तिने जिवंतपडीज आपले जीवन आपल्या भावाला बहाल केले होते अनंत यातना सहन करून जीवनाला सजविणारी थोड्याशा सुखात आनंद मांडणारी माणसंच खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगत आह कशासाठी जगायचं हे ज्याला समजले त्याला जीवनाचा अर्थ समजलं संध्याकाळचे चार वाजले की बायको आणि दोन मुलांसह अलिशान गाडीतून कराडच्या प्रीतीसंगमावर येऊन सर्वत्र फिरून झाल्यावर तेथील गाड्यांवरील विविध पदार्थांवर ताव मारताना घरातील म्हाताऱ्या आईवडिलांची चिंता न करणाऱ्या महाभागांना जीवनाचा अर्थ काय समजणार आह चरण आणि फिरणं हाच त्यांच्या जीवनाच्या रोजचा कार्यक्रम बनला आहा त्यांना जगण्यातील भव्यता दिव्यता करणार नाही महात्मा गांधी म्हणतात शरीराला करता, आम्ही पुष्कळ उद्योग करतो पण इतरांना जगविण्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतो परमेश्वराने दिलेले हे जीवन आज उद्या संपणार आहे हे सत्य असूनही विविध मार्गाने पैसा गोळा करून त्यात आनंद मानणाऱ्या माणसांना जीवनाचा सुगंध समज नसतो माणूस जन्माला येतो तेव्हा मृत्यूला चिकटूनच येतो जन्म या शब्दाची फोड केल्यावर आपण मृत्यूच्या किती जवळ आहे याची प्रचिती आपणाला येते ज जन्म आणि म मृत्यू उरलेला अर्धा न जो पूर्णही नाही त्यात आपण किती उड्या मारतो हे माझं हे तुझं करीत जगण्याचा संपूर्ण आनंद आपण घालवत असतो स्वतःच्या श्रीमंतीचे गोडू विघाणारी माणसे बऱ्याच वेळा आतून विविध दुःखांनी पोखरलेले असतात तरीही दुसऱ्यांच्या दुःखावर मीठ चोरण्यात त्यांना अधिक रस असतो एका खडेगावात तीन म्हाताऱ्या स्त्रिया विहिरीवर पाणी भरण्यास येतात तेव्हा त्या तिघींच्या गप्पा रंगतात तिघी नाही एक एक मुलगा मुलगा लंडनला एक मोटा कंपनीत है महीनेला दौन लाख पगार है खूब श्रीमंत है बायका मुल सुखात है दुसरी मनते हीच नहीं मजा मुलगा अमेरिके डॉक्टर एकखो रूपये मिलता सरकार ने गाड़ी नोकर चाकर दिखा है तो खूब मजेदीक बोलने सारे कालगा तो ढपार शिकला होता एवड्या वीडियो ये ओरतो आई तुला वे हो किती वेळा सांगितले आहे विहिरीवर पाणी आणण्यासाठी येत जाऊ नकोस असे म्हणून त्याने डोक्यावरचे ओझदे खाली टाकले विहिरीतून गागरीने पाणी बाहेर काढले गागर स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि दुसऱ्या हाताने त्याने आयड्या धरले आणि तो घराकडे निघाला उरलेल्या दोन स्त्रिया त्या मायल पाहत होत्या त्या दोघींच्याही डोळ्यात पाणी ठरवले त्यांच्या डोळ्यातील पाणीच त्या दोघी किती सुकात आहेत ते सांगत होते भल्याभल्यांना आजही जगण्याचे संत समजले नाही ते एका अशिक्षित असणाऱ्या बहिणाबाईसारख्या कवितेला समजले कारण माणसाच्या जीवनाकडे बघण्याचा त्यांचा हेतू स्वच्छ निर्माण होता त्या म्हणतात आला सास गेला सास, जीवा गेलांतर अरे जगन मरण एका सासाच सा अंतर माणूस श्वास घेतो आणि जन्माला येतो आणि शेवटी आभाळाकडे डोळे करून दीर्घ श्वास ओढतो तेव्हा त्याचा मृत्यू होतो या जगण्या मरण्याच्या मधल्या काळात त्याने केलेले कामच त्याच्या मरणानंतर आठवले जाते नदी ज्याप्रमाणे उगमापासून संगमापर्यंत आणि संगमापासून सागरापर्यंत अनेक प्रकारची घाण काठावर ठेवून स्वच्छ निर्मळ नितळ होऊन सागराला मिळते त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला हे शरीर देताना निर्मळ पवित्र देतो त्याने दिलेले हे शरीर आपल्या सुंदर जगण्याने पवित्र ठेवून त्याला परत दिले तरच खऱ्या अर्थाने आपले जगणे सार्थके लागेल